अध्याय नव्वा युधिष्ठिचे भीष्मांच्या जवळ जाणे आणि भगवान श्रीकृष्णांची प्रजेला पीडा झाल्यामुळे राजा युधिष्ठिर भयभीत झाला होता नंतर सर्व धर्मांचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने तो जिथे भीष्म पितामह सरशयेवर पडले होते त्या कुरुक्षेत्रावर गेला शवनकादि ऋषींनो त्यावेळी ज्या रथाला चांगले घोडे झुंपले होते अशा सुवर्ण जडित रथात बसून ते सर्व पांडव बंधू युधिष्ठिरा मागोमाग गेले व्यास धौम्य आदी मुनीही त्यांच्याबरोबर होते शौनका भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाबरोबर रथात बसले तेव्हा त्या ते सर्व बंधूंच्या सह युधिष्ठिर यक्ष समुदायात कुबेर शोभून दिसावा तसा शोभून दिसत होता आपले अनुयायी आणि भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर तिथे गेल्यानंतर पांडवाना दिसले की स्वर्गातून पडलेल्या एखाद्या देवासारखे शिव नका भरतवंशाचे भूषण असलेल्या भीष्म पितामहांना भेटण्यासाठी त्यावेळी सर्व ब्रम्हर्षी देवर्षी आणि राजर्षी तिथे आलेले होते पर्वत नारद धौम्य भगवान व्यास बृहदश्व भारद्वाज तसेच आपल्या शिष्यांच्या सह हो, परशुराम वशिष्ठ इंद्रप्रमद त्रित गृतसमद असी कक्षिवान, गौतम अत्री विश्वामित्र सुदर्शन आणि शुकदेव इत्यादी शुद्ध हृदय असणारे महात्मे तसेच शिष्यांसहित कश्यप अंगिरापुत्र बृहस्पती इत्यादी मुनिगणही तिथे आले देश देशकाल निर्णय जाणणाऱ्या धर्मज्ञ भीष्म पितामहांनी त्या थोर ऋषींना एकत्र आलेले पाहून त्यांचा मनाने आणि दृष्टीने सन्मान केला ते भगवान श्रीकृष्णांचा प्रभाव जाणत होते स्वलीलेने मनुष्य रूप धारण करून तिथे बसलेल्या जगदीश्वराची तसेच हृदयात विराजमान झालेल्या भगवान श्रीकृष्णांची त्यांनी पूजा केली पांडव मुठ्यातेम भगवंता आश्रित तुम्हारा एवडे कष्ट तुम्हारे एवडा अन्याय तुम्हार वको होते मृत्यू समयी तुम्ही सर्वजण लहान होता। मुले अतिरथी पांडु मृत्यूसमयी तुम्हें सर्वज लुंती राष्ट्रीय जग काूप ईश्वर है, है। मे वाटते तुम्हारे सर्वान जीवन ज्यादा प्रिय घटना घड़ा सर्वी लीला हो तिथे धर्मपुत्र राजा अर्जुन, गांडीव धनुष्य युधि को ज्ञापुरुष सुधा जाता है युधिष्ठिरा संसार ईश्वर इच्छे आधीन है अनुसरून तुम्ही या अनात प्रजेचे पालन करा कारण स्वामी समर्थ आगवान श्रीकृष्ण साक्षात आदिपुरुष नारायण आये ने लोकान मोहित करीत यदुवशा गुप्त रूपाने लीला करीत अत्यंत गुढ़ प्रभाव भगवान शंकर देवर्षि नारद भगवान हेच आपला आपला मामे प्रीय मित्र, सर्वात सा मानता तस इस प्रेमाने जाला दूर, है। सारथी बनविता नाही हा सर्वत्मा समी अद्वितीय अहंकार निष्पापसन उच्च कधी भेदभाव करीत नाही हे प्रकारे कि, केवळ याच कारणास्तव माझ्या प्राणतागाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी मला साक्षात दर्शन दिले योगी पुरुष भक्तिभावाने श्रीकृष्णात आपले मन गुंतवून आणि वाणिने यांच्या नामाचे कीर्तन करीत शरीराचा त्याग करतात त्यामुळे ते कामना आणि कर्म रक्तकमला असणारे ज्यांचे मुखकमल आहे ज्यांचे लोकांना केवळ ध्यानात दर्शन होते ते चतुर्भुज देवेश्वर भगवान श्रीकृष्ण मी प्राणत्याग करीपर्यंत येथेच राहावे पडलेल्या हे तेव्हा तत्व्या भीष्मपितामहा वर्ण आणि आश्रमानुसार असणारे पुरुषांचे स्वभाव विहित धर्म वैराग्य आणि आसक्तीमुळे होणारे निवृत्ती आणि प्रवृत्ती रूप विविध धर्म दानधर्म राजधर्म मोक्षधर्म स्त्री धर्म आणि भगवत धर्म यांचे वेगवेगळे संक्षेपाने आणि विस्तारपूर्वक वर्णन केले शोबर धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ त्यांच्या प्राप्तीची साधने याविषयी अनेक उपाख्याने आणि अने इतिहास सांगत विभागशहा वर्णन केले अशा प्रकारे धर्म प्रवचन होते अतिरथी भीष्मांनी मौन धारण करून अनासक्त मन सगळीकडून काढून घेऊन ते समोर असलेल्या आदि पुरुष पितांबधारी चतुर्भुज भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी एकाग्र केले त्यांच्या शस्त्रप्रहारांच्या वेदना भगवंतांच्या दर्शनानेच तात्काळ नाहीश्या झाल्या तसेच भगवत मूर्तीवर शुद्ध धारणा केल्याने सर्व अशुभही नष्ट झाले शरीर त्याग करण्याच्या वेळी त्यांनी आपल्या सर्व इंद्रियांच्या वृत्तींचा विलास रोखून मोठ्या प्रेमाने भगवंतांच्या स्तुतीला सुरुवात केली ते म्हणाले माझी अत्यंत शुद्ध आणि कामना झालेली बुद्धी मी मृत्यू मृत्यूसमयी यदुमंशिरोमणी अनंत भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित करतो ज्या प्रकृतीच्या द्वारे ही सृष्टी परंपरा चालू आहे त्या प्रकृतीचा ते सदा सर्वदा आपल्या आनंदमय स्वरूपात राहूनही कधी लिला करण्याच्या हेतूने स्वीकार करतात ज्यांचे शरीर त्रिभुवनात सुंदर तसेच तमाल वृक्षाप्रमाणे सावळ्यावरणाचे आहे ज्यावर सूर्यकिरणांसमान श्रेष्ठ पितांबर झळकत आहे ज्यांच्या मुखकमला वेळी ज्यांच्या चेहऱ्यावर भुरुभुरु उडणारे कुरळे केस घुड्यांच्या टापांच्या धुळीने माखले होते आणि धर्मबिंदू त्यांना शोभत होते मी माझ्या तीक्ष्ण बाणानी ज्यांच्या अंगावर प्रहार करीत होतो त्या सुंदर कवचधारी भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी पांडव सेना आणि कौरव सेने आपला रथ आणला आणि तिथे थांबून ज्यांनी आपल्या केवळ दृष्टीने शत्रु पक्षाच्या सैनिकांचे आयुष्य हिरावून घेतले त्या पार्थ सखा भगवान श्रीकृष्णांवर माझे परम प्रेम निर्माण हो अर्जुनाने जेव्हा लांबूनच कौरवांच्या सैन्यातील प्रमुख अशा अम्हाला पाहिले तेव्हा स्वजनांचा वध हे पाप समजून तो युद्धापासून परावृत्त झाला त्यावेळी ज्यांनी गीतेच्या रूपाने आत्मविद्येचा उपदेश करून त्याच्या अज्ञानाचा नाश केला त्या परमपुरुष श्रीकृष्णांच्या चरणांवर माझी प्रीती जडू श्रीकृष्णांना हातात शस्त्र घ्यायला लावीन अशी मी प्रतिज्ञा केली होती ती सत्य आणि श्रेष्ठ ठरवण्यासाठी त्यांनी आपली शस्त्र ग्रहण न करण्याची प्रतिज्ञा मोडून रथातून खाली उडी मारली आणि सिंह जसा हत्तीलावर तुटून पडतो त्याप्रमाणे रथाचे चाक घेऊन माझ्याकडे झेप घेतली त्यावेळी ते इतक्या वेगाने पळत आले की त्यांच्या खांद्यावरील उपरणे खाली पडले आणि त्यामुळे पृथ्वी थरथर कापू लागली आता अशा मी तीक्ष्ण बाण मारून त्यांच्या शरीरावरील कवच तोडून टाकल्यामुळे त्यांचे शरीर श्रीकृष्णच माझे एकमात्र आश्रय असोत अर्जुनाच्या रथाचे रक्षण करण्यासाठी डाव्या हातात घोड्यांचा लगाम आणि उजव्या हातात चाबूक घेतल्यामुळे सुंदर दिसणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी सुंदर चाल आणि क्रीडा मधुर हास्य प्रेमपूर्ण दृष्टी यामुळे अत्यंत सन्मानित झालेल्या गोपी रास लिलेत जेव्हा ते श्रीकृष्ण अंतर्धान पावले तेव्हा प्रेमोंद मालाने धुंद होऊन ज्यांच्या लीलांचे अनुकरण करून तन्मय होऊन गेल्या त्या भगवान श्रीकृष्णांवर माझे परमप्रेम राहू शज्ञाच्या वेळी मुनी आणि मोठमोठे राजे लोक उपस्थित असलेल्या सभेत ज्या दर्शनीय भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा झाली होती ते सर्वांचे आत्मा असलेले प्रभू माझ्यासमोर उभे आहे जसा एकच सूर्य अनेकांच्या नेत्रांना अनेक रूपांमध्ये दिसतो तसेच स्वतःच निर्माण केलेल्या अनेक प्राण्यांच्या हृदयात ते अनेक रूपांनी भासतात वास्तविक ते एकच आहेत त्या भगवान श्रीकृष्णांना विभेदभ्रमाने रहित होऊन प्राप्त झालो आहे सूत म्हणाले अशा प्रकारे भीष्माने आपले मन वाणी आणि दृष्टी यांच्या वृत्तीने आत्मस्वरूप भगवान श्रीकृष्णांमध्ये स्वतःला पक्षांचा कलकलाट थांबतो त्याप्रमाणे सर्वजण स्तब्ध झाले त्यावेळी देवता आणि मनुष्य नगारे वाजवू लागले आणि आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली साधू स्वभावाचे राजे त्यांची प्रशंसा करू लागले हे शो नका युधिष्ठिरा भगवान श्रीकृष्णांची रहस्यमय नावानी स्तुती केली आणि कृष्णमय हृदय झालेले ते आपापल्या आश्रमात परत गेले तत्पश्चात भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर युधिष्ठिर हस्तिनापुरात परत आले आणि तिथे त्यांनी आपले चुलते धृतराष्ट्र आणि गांधारी यांचे सांत्वन केले धृतराष्ट्राची आज्ञा आणि भगवान श्रीकृष्णांची परवानगी घेऊन समर्थ राजा युधिष्ठिराने आपल्या वंश साम्राज्याचे धर्माने पालन करण्यास सुरुवात केली अध्याय नववा समाप्त